पुस्तक मंगलप्रभात लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील प्रकरण पाचवे अस्तेय एकोणीस आठ एकोणीशे तीस मंगलप्रभात आता आपण अस्तेयाकडे वळूया खोल विचार केल्यास आपल्या लक्षात येईल की सर्व व्रते सत्य व अहिंसेमध्येच किंवा सत्यामध्येच अंतर्भूत आहेत ते अशा तऱ्हेने दाखविता येईल सत्य अथवा अहिंसा सत्य अहिंसा ब्रह्मचर्य अस्वाद अस्थेय अपरिग्रह अभय वगैरे जेवढे लांबवायचे तेवढे सत्यातून अहिंसा काढावी अथवा सत्य ही जोडी समझावी, दोन्ही एकच तरी पण माझ्या मनाचा कल पहिल्या गोष्टीकडे आहे शिवाय अखेरची स्थिती तर जोडीच्या द्वंद्वाच्या पलीकडची आहे परम सत्य दुसऱ्या कशाच्या आश्रयाखेरीज उभे राहू शकते सत्य साध्य आहे अहिंसा साधन आहे अहिंसा म्हणजे काय ते आपल्याला कळू शकते पण पालन कठीण आहे सत्य आपल्याला अंशताच कळते संपूर्ण ज्ञान देवदाऱ्याला कठीण आहे तसे अहिंसेचे संपूर्ण पालनही देवदाऱ्याला कठीण आहे असतेय म्हणजे चोरी न करणे जो चोरी करतो त्याला सत्य कळते किंवा प्रेमधर्माचे त्याच्याकडून पालन होते असे कोणीच म्हणू शकणार नाही तरीही असे खरे की चोरीचा दोष आपण सर्वच थोड्या अंशी जाणता अजाणता करीत असतो परक्याची वस्तू त्याच्या परवानगीशिवाय घेणे ही तर चोरी खरीच पण स्वतःची समजली जाणारी वस्तूही मनुष्य चोरू शकतो जसे बापाने आपल्या मुलाच्या न कळत त्यांना कळू नये अशा हेतूने गुपचूप काही खावे आश्रमाचे कोठार हे आपले सर्वांच्या आय असे म्हणता येईल पण त्यातून जो कोणी गुपचूप गुळाचा बारका खडाई तोंडात टाकील तो चोर होय एक मुलगा दुसऱ्याची लेखणी घेतो म्हणजे चोरीच करतो त्याने ती घेतली हे त्या दुसऱ्या इस्माला माहीत असे नाका पण कसलीही वस्तू त्याच्या परवानगीशिवाय घेणे म्हणजे सुद्धा चोरीच होय वस्तूला कोणी मालक नाही असे म्हणून ती घेण्यामध्ये चोरी होते म्हणजे आपल्याला रस्त्यात सापडलेल्या वस्तूवर आपली मालकी नाही तर त्या प्रदेशाचा राजा किंवा जे सरकार असेल त्याचीच होय आश्रमाच्या पास कोणतीही वस्तू सापडली तर ती आश्रमाच्या व्यवस्थापकाकडे दिली पाहिजे व्यवस्थापक जर ती आश्रमाची नसेल तर शिपायाच्या स्वाधीन करील येतपर्यंतचे समजायला त्या मागणी सोपे आहे पण अस्ते मजल याच्या पुष्कळ पुढे जाते कोणतीही एखादी वस्तू घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही असे असता जी चच्या ताब्यात असेल त्याच्यापासून त्याची परवानगी घेऊन का होईना घेणे म्हणजे चोरी होय अनावश्यक अशी एकही वस्तू घेता कामा नये असली चोरी जगात अधिकाधिक खाण्याच्या पदार्थाची घडत असते मला अमुक प्रकारच्या फळांची जरुरी नाही तरीही मी ती खाल्ली किंवा जरीून अधिक खाल्ली की ती चोरी झाली खरोखरी आपली गरज केवढी आहे ते आपल्याला कळत नाही किंवा आपण बहुतेक सर्वच आपली गरज असली पाहिजे त्याहून अधिक फुगवून ठेवतो म्हणजेच आपण अजांता चोर बनत असतो विचार केला असता आपल्याला आढळून येईल की आपल्या पुष्कशा गरजांना आपण संक्षेप देऊ शकतो अस्त्यव्रताचे पालन करणारा इसम उत्तरोत्तर आपल्या गरजा कमी करीत जाईल या जगातील पुष्कसारिद्र्य अस्त्याच्या भंगामुळे उत्पन्न झालिआ आह वर दर्शवलेल्या या सर्व बाह्य किंवा शारीरिक चोऱ्या म्हणता येतील याहून सूक्ष्म व आत्म्याला खाली पाडणारी किंवा राखणारी चोरी म्हणजे मानसिक चोरी होय मनाने आपण कोणाची वस्तू मिळवण्याची इच्छा कली किंवा नजरेन जरी ती उष्टावली तरी ती चोरीच होय मोठ्या माणसांना काय किंवा मुलांना काय एखादी चांगली वस्तू पाहून ती हवीशी वाटणे म्हणजे मानसिक चोरी होय उपवास करणारा मनुष्य शरीराने खात नाही खरा पण दुसऱ्याला जेवताना पाहून मनाने स्वादाचे सेवन करीत असेल तर त्याने चोरीच केली व आपला उपवास मोडला जो मनुष्य उपवास चालू असल्या अवधीत पारण्याच्या वेळी काय काय खायचे याच्या योजना करीत असतो तो, तो अस्थ्यव्रताचा व उपवासाचाही भंगच करीत असतो असे म्हणण्यासारखं नाही अस्तेय व्रताचे पालन करणारा इसम भविष्यकाळी मिळवावयाच्या वस्तूंच्या चिंतनाच्या भोवऱ्यात पडणारच नाही पुष्कळशा चोऱ्यांच्या मुळाशी असली उष्टी वाचनाच असल्याची आढळून येईल आज ती फक्त विचारातच राहिलेली असेल पण ती तृप्त करण्यासाठी उद्या आपण भले भुरे उपाययोजण्यात गर्क होऊन जाणारच आणि जशी वस्तूंची चोरी होते तशीच विचारांचीही चोरी होऊ शकते अमुक एक चांगला विचार मुळात स्वतःला सुचलेला नसता आपल्यालाच तो सुचला असे जो प्रौढी मिरून दर्शवतो तो विचारांची चोरी करतो असली चोरी पुष्कळ ही दुनियाच्या इतिहासात केलेली आहे आणि आज मी तिला चालत आहे समजा की आंध्रमध्ये मी एक नवीन नमुन्याचा चरखा पाहिला तसलाच सरखा मी आश्रमात बनविला आणि मग सांगत सुटलो की हा माझा शोध यात मी उघडच दुसऱ्याने केलेल्या शोधाची चोरी केली असत्य पदरी घेतलेच आहे म्हणून अस्थ्यव्रताचे पालन करणाऱ्याला फारच नम्र फारच विचारी फारच सावध फारच साधे व्हावे लागत असते